नामान हो करीतो वंदन वयल आणि उभ हो सज्जन आणि उभ हो सज्जन वयल अहो ऐका हो गुणीजन आणि करीतो कथन पहिल्या नमान करण वंदनं देवाला पुजून इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडलीला आणि सांगतो नामान वय नामान वय नामान आणि करीतो वंदन करीतो वंदन आणि गणपती नमस्ते मंडली आज सोला सहलिंचा मेला मिलून मथुरीच्या बाजारात चाललाय मावशी बोला ज्या वेळेला आपण शिकार करायला गे गेलो हो, प्रवा पारत करायला गेलो त्या वेळेला माझ्या हातात काय होत सवा तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती बंदूक होती ना हो, अगं बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तवा काय झालं प्रतिस्पर्धेच्या पायाची नली फुटली नली फुटली ना हा एवढं माहित असून सुद्धा ती सालू कशी नाही आली चालू बाजाराला आली नाही नाही आली मग सालूला हाली मार आणि बोलावून घे तूच हाली मार बोलव तिला बर ुगडस पाटल नाही आनली रुसुन कमयना बुगडी आली रुसुन कमयना खेन बाय दोन तीन टीम केलं निघुवत होय दोन तीन क्या नाचात काय कोण्या आणि कोण्या आणि कोण्या आणि हो कोकणचा पाहुणा सकरा मुंबईला आला नोकरी करण्याला रंगाचा डबा घेऊन पायदुनीला थांबवलं घरचा संसारता म्हणून भावाला घर देऊन भावाचा लग्नाला आणि बघाला